अध्याय सहावा विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन ब्रह्मदेव म्हणाले त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठात्री देवता अग्नी उत्पन्न झाला सात धातूंपासून गायत्री त्रिष्टु अनुष्टुषी बृहती पंक्ती आणि जगती या सात छंदांची उत्पत्ती झाली रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण मनुष्य पितर आणि देवतांना भोजन करण्या योग्य अमृतमय अन्न सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले त्याच्या नाकांच्या छिद्रांपासून प्राण अपान व्यान उदान आणि समान हे पाच प्राण तसेच वायू आणि घाणेंद्रियांपासून अश्विनी कुमार सर्व औषधी तसे सर्वसाधारण आणि विशेष सुगंध उत्पन्न झाले त्याचे डोळे रूप तेज डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली त्याचे शरीर तर सर्व वस्तूंचे साड तसेच सौंदर्याचा खजिनाच होय त्याच्या त्वचे पासून सर्व यज्ञ स्पर्श आणि वायू निघाले आहेत सर्वांचे जन्मस्थान, आहे। जन्मस्थान तेच होत त्याचे केस दाढी मिशा आणि नखांपासून मेघ वीज पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वाचे बहुदा संरक्षण करणारे लोकपाल प्रकट झाले आहे त्याचे चालणे फिरणे हे भूलोक भुअर लोक आणि स्वर लोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे सर्व इच्छा पूर्तता करणाऱ्या त्याचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात विराट पुरुषाचे लिंग हे पाणी वीर्य सृष्टी मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे तसेच त्याचे जननेंद्रिय प्रजनन आणि आनंदाचा उगम आहे नारदा विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम, मित्र, मलत्याग यांचे तर गुदद्वार हिंसा निवृत्ती मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे त्याच्या पाठीपासून पराजय अधर्म आणि अज्ञान तर नाड्यांपासून नद नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत मूळ प्रकृती रस नावाचा धातू समुद्र समस्त यांचा ही मनाची नारदा मी तू धर्म सनकादी शंकर विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत मी तू तु, हे तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी शंकर देवता दैत्य मनुष्य नाग पक्षी मृ सरपटणारे प्राणी गंधर्व अप्सरा यक्ष राक्षस भूतप्रेत सर्प पशु पितर सिद्ध विद्याधर चारण वृक्ष आकाश पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव ग्रह नक्षत्रे धूमकेतू तारे वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत हे संपूर्ण विश्व जे होते जे आहे आणि जे असेल सर्वांना तसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवितो त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो मुनिवरा मनुष्याची क्रिया आणि संकल्पने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात भूलोक भु भुअर लोक आणि स्वरलोक यांच्यावर महर लोक आहे त्याच्याहीवर जनलोक तपोलोक आणि सत्य लोक आहे तिथे क्रमशः अमृत क्षेम आणि अभय यांचा निवास आहे जन तप आणि सत्य या तीन लोकांत अनुक्रमे ब्रह्मचारी वानप्रस्त आणि संन्यास आश्रमातील लोक निवास करतात दीर्घकाल पर्यंत त्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक भुअर लोक आणि स्वरलोक येथेच निवास करतात मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासनामार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत ज्याप्रमा सूर्य आपल्या आप सर्वान प्रकाशित करवाच ज्यादा अक्रिएान युक्त अराटा की उत्पत्ति ते प्रभु सुधा वस्तु रूपां मध्य राहुन सुधा सर्वतोपरी अलिप्त है ज्यादा या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगा व्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञ सामुग्री मिळाली नाही त्यावेळी मी त्याच्या अंगांमधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली हे ऋषी श्रेष्ठा यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव तांदूळ अशी धान्ये तूप आदी स्निग्ध पदार्थ सहा रस लोखंड माती पाणी रूप यजु, साम चातुर्होत्र यज्ञांची नावे मंत्र दक्षिणा व्रते देवतांची नावे कल्पसूत्रे संकल्पतंत्र गती मती श्रद्धा प्रायश्चित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञ सामग्री मी विराट पुरुषाच्या अंगापासूनच एकत्रित केली अशा प्रकारे विराट अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या नऊ प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतरयामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली नंतर वेळोवेळी मनु ऋषी पितर देवता दैत्य आणि मनुष्याने भगवंतांची आराधना केली हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे जे स्वतः गुणरहित आहेत परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो त्यांच्याच अधीन राहून रुद्र यांचा संहार करतो आणि सत्व रज, तमरू तीन शक्ती धारण करणारे तू जे विचारले होते त्याचे उत्तर मी तुला दिले भाव किंवा अभाव कार्य किंवा कारण या रूपात भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही प्रिय नारदा भक्ति युक्त अंतकरण भगवंत मग्न वाणी कभी कधी असत्य संकल्प करीत नहीं कभी कधी ने जो नहीं मी वेदमूर्ति जीवन तपस्यमय है प्रजापति मेरा वंदन करता मी स्वामी आहे। मी मोठ्या निष्ठेने ही अनुष्ठान केले परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जानू शकलो नाही मी परम मंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्म मृत्यू पासून सोडविणाऱ्या परम कल्याण स्वरूप भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो जसे आकाश आपला अंत जाणत नाही तसेच भगवंत आपल्या महिन्याचा विस्तार जाणत नाहीत अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्यांचा अंत कसा लागेल मी माझे पुत्र तुम्ही आणि भगवान शंकर सुद्धा त्यांचे सत्य सत्यस्वरूप जाणत नाहीत तर दुसरे देव त्यांना त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लिलांचेच गायन करीत राहतो तत्व जानत नहीं। त्या मी नमस्कार करतो। ते ते ते अजन्मा तसे आहेत। करतात। क्षण कर रही केवल ज्ञान स्वरूप अंतरत्म ते ही का सत्य परिपूर्ण आहे ना आदी ना अंत ते सनातन आहेत तसे नारदा तसेस महत्मे अपने अंतकरण इंद्रिय शरीर पूर्ण शांत करता त्या साक्षात्कार हो पड़द्याक ले दर्शन हो परमात्म्याचा पहिला अवतार विराज पुरुष आहे त्या खेरीज काल, त्यावर आणि जंगम जीव ही सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत मी शंकर विष्णू दक्ष आदी प्रजापती तू तु आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन स्वर्ग लोकाचे रक्षक पक्षांचे राजे मनुष्य लोकांचे राजे पाताळ लोकांचे राजे गंधर्व विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक यक्ष राक्षस साप आणि नागांचे स्वामी महर्षी पितृपती दैत्येंद्र सिद्धेश्वर दानवराज शिवाय प्रेटपिछाश भूत कुष्मांड जलजंतू पशुपक्ष्यांचे राजे या खेरीज संसारातील जितक्या वस्तू तेज, इंद्रिय बल मनो बल, शरीर बल किंवा क्षमा यांनी युक्त आहे किंवा जे काही विशेष सौंदर्य दज्जा वैभव आणि विभूतीने युक्त आहे तसे जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत हे सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहेत नारदा याशिवाय परम पुरुष परमात्म्यांचे जे मुख्य मुख्य लीलावतार शास्त्रात वर्णिलेले आहेत त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो त्यांची चरित्र ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रमणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहे तू लक्षपूर्व त्यांचा आस्वाद घे अध्याय सहावा समाप्त